पुस्तक आत्मकथा पंडित जवाहरलाल नेहरू लेखक पंडित जवाहरलाल नेहरू वाचक विद्यापाटील प्रकरण शेहेचाळीसावे लढा बाहेर लढा चालू होता आपणाला लवकर यश मिळणे शक्य नाही ही गोष्ट स्पष्ट माहीत असताही शूर स्त्रिया व पुरुष बलाढ्य सरकारला न जो मानता शांतपणे कायदेभंग करीत राहिले होते सतत चाललेली दडपशाही व तिचे एकसारखे चढते वाढते प्रमाण यावरून हिंदुस्थानातील ब्रिटिश राजसत्ता कशाच्या आधारावर उभी आहे त्याचेही प्रदर्शन होत होते त्यात आता आड पडदा राहिला नाही ही आमच्या हो ना दृष्टीने काही अंशी समाधानाची बाब होती तरवार विजय खरी, परंतु एका महान योद्ध्याने म्हणून ठेवले आहे ना की तरवारीच्या बळावर हवे ते करता येते पण तरवारीचे सिंहासन मांडून त्यावर कोणी बसू म्हणेन तर ते मात्र जमणार नाही आपली मने विकून बौद्धिक वेशा करण्यापेक्षा आम्ही असे चिरडलो गेलो तरी बेहत्तर आहे तुरुंगात पडल्यावर स्वतःच्या हाताने चळवळीला को मदत करने शक्य नौते स्वस्थ बसन जनपेक्षा आम च मदत लड़ाई जाती आम दुर्बल आमी कत्या देशा भवितव्या राखरंगो करावी का मनुष्या की चिकाटी वे बड़ अल्प आ कित्येक मनसे जायबंदी मेली सैज्ञात निघन गेलीका विश्वासघात सग मान्य पड़ते आमा न करता लड़ा सरू रा ध्यय वाल दुर्दमनीय ईर्ष्या एवढे साहित्यजवळ असल्यावर अपयश येईल म्हणजे काय गोष्ट आहे तत्वुच्च होने हक्कावर पाणी सोडणे असत्याला शरण जाणे हेच अपयश शत्रूच्या हातून झालेल्या जखमा लवकर भरून येतात पण स्वतःच्या हाताने मारून घेतलेला घाव भरून येण्यास वेळ लागतो आमचा दुबळेपणा योग्य मार्गापासून विचलित होत चाललेली जग पाहिले की कधी चित्त व्यग्र होत असे उलट आमच्या कृत्यांबद्दलचा विचार मनात आला की अभिमानही वाटे कारण जनतेने खरोखरीच उत्कृष्ट कामगिरी बजावली होती अशा शूर व्यक्तींच्या पथकांपैकी आपण एक आहो ही कल्पना कोणाला आनंददायक होणार नाही कायदेभंग सुरु असता काँग्रस्त खुले अधिवेशन भरण्याचे दोन प्रयत्न झाले एक दिल्ली येथे व दुसरा कलकत्त्याला बेकायदेशीर संस्थेने खुले अधिवेशन करावायचे म्हणजे पोलिसांशी प्रसंग येणार हे दिसतच होते लाठी हल्ला करून सभा उधळण्यात आल्या आणि अनेक लोकांना अटक झाली आश्चर्याची गोष्ट अशी की अधिवेशनासाठी ठिकठिकाणचे हजारो प्रतिनिधी जमा झाले होते संयुक्त प्रांतातील लोकांनी या अधिवेशनात प्रामुख्याने भाग घेतला हे ऐकून मला समाधान वाटले एकोणीशे तेहतीस मेच्या कलकत्ता अधिवेशनाला जाण्याचा आग्रह हो। माझ्या आईने धरला तथापि कलकत्त्याच्या वाटेवर पंडित मालवीयांसह हो। तिलाही असनसोलथे काही दिवस अटकावून धरण्यात आले रुग्ण व अशी झाली असूनही तिने दाखवलेली ईर्ष्या व उत्साह पाहून मी कारागृहाचा दाग तिला वाटला नाही कारण त्याहून खडतर प्रसंग तिने अनुभवले होते मुलगा दोन्ही मुली व तिच्या प्रमाची इतर माणसे यांनी कित्यक्क वर्षापर्यंत कारागृहात भुकला होता राहत घरच आपल्याला खायला येत आहे असे तिला वाट आमचा लढा थंडावत चालला तसे माझे विचार दुसऱ्या देशांकडे वळू लागले तुरुंगात बसून आर्थिक मंडीतल्या सपाट्यात सापडलेल्या जगाच मी यथाशक्ती निरीक्षण चालवले होते हाताला सापडली तेवढी त्या विषयावरील सर्व पुस्तके मी वाचून काढली व प्रतीक्षणी म्हणाला त्या विषयाची अधिकाधिक गोडी वाटू लागली सर्व पृथ्वीवर चालू असलेल्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्वरूपाच्या राजकीय व आर्थिक लढ्यांनी युक्त अशा जगन्नाटकाचा हिंदुस्थानातील चळवळी व हिंदुस्तानचे प्रश्न हा एक भाग आहे असे दिसू लागले या लढ्याचे निरीक्षण करता करता कम्युनिस्टांविषयी मला अधिकाधिक सहानुभूती वाटू लागली समाजवाद व कम्युनिझम यांच्याकडे फार दिवसांपासून माझा ओढाव होता रशियाकडे माझे मन आकर्षित होई विरुद्ध मताची सर्वतोपरी मुस्कट डावी सर्वत्र सुरू करण्यात आली लष्करी शिस्त व धोरणांची अंमलबजावणी करताना अनावश्यक अशी हिंसा वगैरे रशियातील अनेक गोष्टी मला नापसंत होत्या पण भांडवलशाही जगात सुद्धा मुस्कट डाबी आणि या अत्याचार यांची कमतरता नव्हती आपल्या परिग्रही व स्वार्थमूलक समाजाची इमारतच हिंसेवर अधिष्ठित आहे ही गोष्ट क्रमशः माझ्या लक्षात येऊ लागली हिंसेशिवाय वर्तमान समाजाची धारणा फार काळ होणे शक्य नाही सर्व जगभर उपाशी पोटच्या टोचणीमुळे शेकडा नव्वद लोकांना मुडबळ धनिकांच्या वैभवासाठी व फायद्यासाठी त्यांच्या इच्छेप्रमाणे जोपर्यंत रामावे लागत आहे तोपर्यंत एवढे तेवढे राजकीय स्वातंत्र्य असले काय आणि नसले काय सारखेच दोन्हीकडे हिंसा होतीच पण भांडवलदार समाजात हिंसावृत्ती जन्मजात आहे असे दिसते रशियातील हिंसावृत्ती वाईट खरीच पण शांतता सहकार्य व जनतेचे खरे स्वातंत्र्यही प्राप्त व्हावीत म्हणून हिंसेचा उपयोग तेथे साधन रुपाने केला जातो घोडच्का झाल्या असतील पण रशियाने प्रबळ अडथळ्यांच्या माथी पाय देऊनव्या समाज रचनेच्या दिशेने झपाट्याने प्रगती केली व विजय संपादन केला हे सत्य आहे बाकीचे जग मंदीच्या जाभाळा तडफडत असता मागे हटत चालले असता पाहता पाहता सोवियत रशियात नव्या समाजाच्या मंदिराचे मजले चढत जात होते थोर लेणींचा मागोवा घेत भविष्याकडे व पुढे जन्मासेणाऱ्या जगाकडे दृष्टीरोखून रशियन राष्ट्र मार्ग कापत चालले होते तर बाकीचे देश इतिहास काळरूपी मृत घटोत्काच्या कले वराखाली निपचीर पडून राहिले होते अथवा कालादीन कालाधीन झालखी युगदेहाच्या सडक्या औषधांचे रक्षण करण्यातच त्यांची सर्व शक्ती खर्च होत होती रशियन राज्रॉटिक मध्य आशियातील मागासल्या प्रदेशांनी जी फार मोठी प्रगती साधली त्यासंबंधीचा सा, हकीकत वाचून तर माझ्यावर फारच परिणाम झाला आणि बेरीजोजाबाकी केल्यावर रशियाच्या बाजूलाच माझे मत पडले नैराश्याच्या अंधारा आणि व्याप्त झालेल्या जगात रस्त्याचे उदाहरण व सानिध्य हा एकच देवता किरण आह कम्युनिस्ट शासनशास्त्राचा एक व्यावहारिक प्रयोग यादृष्टीने रशियाच्या यशापयशाचे केवढेही महत्व असले तरी त्यामुळे कम्युनिस्ट सिद्धांताच्या पायाशुद्धपणावर परिणाम होण्याचे काही कारण नाही राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय परिस्थितीमुळे रशियन बोल्शेविकांच्या हातून कदाचित घोडचुका झाल्या अथवा ते अपेशी ठरले तरीही कम्युनिस्ट सिद्धांत अचूक ठरण्याचा संभव आहे देशातील परिस्थिती व त्या देशाची ऐतिहासिकदृष्ट्या वाढ यावरून कम्युनिस्ट सिद्धांत ते कितपत लागू होतात हे ठरविले पाहिजे असे खुद्द कम्युनिझमचे शास्त्रज्ञ सांगत असल्या कारणाने रशियाची डोळे मिटून नकल करणे मूर्खपणाचे ठरेल शिवाय रशियाला येणाऱ्या यशापेशावरून हिंदुस्तानला अथवा दुसऱ्या कोणत्याही देशाला बोध मिळवता येईल परकीयांच्या आक्रमणाच्या विधीनं रशियाने आपला गाडा फार वेगाने पिटाळला असे म्हणणे असेल तर आपण जरा धीमेपणाने गाडी हकावी म्हणजे ग्रामीण जनतेची फरफट निघणार नाही पण मग प्रश्न उपस्थित होत होतो असा की मंद मंदगतीने बदल करू म्हटले तर मूलगामी परिवर्तन शक्य होईल की नाही मूल रचनेतच फरक करणे जेव्हा आवश्यक होऊन बसते तेव्हा अशा आणीबाणीच्या प्रसंगी सुधारणावाद पुरा पडत नाही मागाहून किती मंद प्रगती करावायची असेल ती करा, करा। पण निरुपयोगी झालेल्या व भविष्यकालीन सुधारणेच्या गळ्यातील लोडणे होऊन बसलेल्या सत्यस्थितीशी प्रथमारंभी एकदम फारकतस करून घ्याव्या असावी हिंदुस्थानातील उद्योगधंद्यांचा वशेतीचा प्रश्न आणि त्यास त्याचप्रमाणे इतरही मुख्य प्रश्न क्रांतिवादी योजनेनी सुटणे शक्य होईल महायुद्धाच्या आठवणी या ग्रंथात लॉइड जॉर्ज म्हणतात खड्डा एका उडीसरचीच ओलांडला पाहिजे दोन हप्त्यांनी उडी मारू असे म्हणणे अत्यंत मूर्ख आहे मास्वादामुळे माझ्या मनाच्या कानाकोपऱ्यात दडून राहलेले बरेच अज्ञानते नष्ट होऊन इथे सगळं प्राप्त झाला मासवादाच्या प्रकाशाचा झोत इतिहासाच्या सृष्टीवर पडल्याबरोबर त्याला प्रमाणबद्ध नाट्यकृतीचे स्वरूप प्राप्त झाले व त्याच्या मागे अबोधपूर्व का काही सूत्रबद्धता व सहेतुकता आहे असे दिसून आले भूत आणि वर्तमान काळात किती विध्वस्व पीडा झालेली असो या मध्यंतरीच्या खडतर मार्गानंतरचा भविष्याचा प्रदेश आशारम्य दिसत होता महास्वादातील शास्त्रीय दृष्टिकोन व विचार स्वतंत्र या दोन गोष्टी मला फार पसंत पडल्या रशियात व इतर ठिकाणी शब्द प्रामाण्याची वाढ बऱ्याच प्रमाणात झालेली असून पाखंड बंडाचे निर्मूलन करण्यासाठी मोहिमाही काढण्यात येत आहेत ही खेदाची गोष्ट आहे पण सोवियत रशियात प्रचंड फेरबदल इतक्या झपाट्याने होत आहेत की यशस्वी होण्या इतकी शक्ती विरोधी पक्षात ठिकाणी असती तर सरकारने धोरणाचा कदाचित चुथळा उडाला असता ही परिस्थिती ध्यानात घेतल्यावर असहिष्णुता का वाढली तसमजवड नाही जगावर कोसळलेल्या आर्थिक अरिष्टांमुळे मास्वादाचे समर्थन झाले बाकीची शास्त्रीय व सिद्धांत नराजचा सोडत असता मार्सवादानेच काय तो सुसंगत उलडा करून दाखवला आहे मार्सवादी विचारसरणीवरील माझी श्रद्धा दृढ होत गेली तसा नवा दृष्टीलाभ झाल्याचा आनंद म्हणाला कायदे कायदेभंगाच्या अपेशाने आलेली विषणता बरीच कमी झाली इष्ट देहळाकडे जत चाललेले आहे मध्यंतर युद्धाची व संकटे आहेत करी, पण आम्ही पुढे जात आहोत जगाचा प्रवाह तुंबून राहिलेला नाही आमची राष्ट्रीय सवय म्हणजे या दीर्घ प्रवासातील एक टप्पा दडपशाहीचे व संकटांचे घन भावी लढ्यासाठी जनता मनाचे पोलात कणखर बनत चालले होते व जगाला हलवून सोडणाऱ्या भावनांचे पाणी त्यावर चढत चालले होते ही स्थिती इष्ट नव्हे काय या भट्टीत हिन जळून जाईल व जे उर बळकट शिस्तशीर चिवट असे पोलाद उरेल पोला काळच आमचा कै पक्षी झाला आह रशिया जर्मनी इंग्लंड अमेरिका जपान चीन फ्रान्स इटली व मध्य युरोप या दर्शांमधील घडामोडी मी बारकाईनी पाहत होतो व जागतिक व्यवहारांची बिकट अडी समजून घ्याचा प्रयत्न चालवला होता संकटातून पार पडण्याचे राष्ट्रा राष्ट्रांचे जे सामुदायिक व वैयक्तिक खडाटोप सुरु होत त्यांच्या आकडे मी मोठ्या उत्सुकतेने पाहत असे राजकीय व आर्थिक पेच आणि शस्त्रास्त्रांचा प्रश्न सोडवण्यासाठी एकामागोमाग एक अशा भरलेल्या आंतरराष्ट्रीय परिषदांचे ओंफ झालेले पाहून मला आपल्या देशातील जातीय प्रश्नांची आठवण झाली आपल्याला तो प्रश्न अद्याप आलेला नाही आणि आंतरराष्ट्रीय परिषदा अपेशी तर जगावर संकट गुतरेल याची खात्री असूनही युरोपातील व अमेरिकेतील पट्टीच्या मुत्सद्द्यांना एकजूट करणे शक्य झालेले नाही दोन्ही बाबतीत प्रारंभ चुकलेला आहे बरे ज्या जनतेचे हितसंबंध त्या प्रश्नाशी निगडीत झालेले आहेत त्या जनतेने ही रास्त मार्ग स्वीकारण्याची हिंमत बाळगल्याचे दृष्टोत्पत्तीस येत नाही जागतिक कलाचे विचार मनात आले की स्वतःच्या व राष्ट्राच्या दुखाचा काही अंशी विसर जागतिक इतिहासातील अशा क्रांतिकारक घटकेचे आपण साक्षी आहो या जाणिवीनेस मन केव्हा केव्हा उल्लासित होई ज्या भव्य घडामोडी होऊ घातल्या आहेत त्यासाठी माझ्या चाहुडबा जागेत मलाही काही काम करावे लागेल नाही कशावरून कधी कधी सर्व जगभर चाललेली झोंबाझोंबी व डोकेफोड पाउन मन खिन्नई होत असे पण गुलामगिरीची व मानवी अधोगतीची दृश्ये सवयीची झाल्यामुळे सुशिक्षित पुरुषांची मने इतकी मुरदार बनली होती की हाल अपेक्षा दारिद्र्य व अमानुषपणा यांच्याबद्दल त्यांच्या मनाला चिड झालेली आहे त्यांच्याकडे पाहून तर अतिशयच उद्वेगवाट जीव गुदमरून सोडणाऱ्या या वातावरणात वायफळ हलकटांची आणि संघटित सोद्यांची चलती चालत आहे आणि सज्जन लोकांना चूप बसणे प्राप्त झाले आहे हिटलरचा व त्याच्या भूतावळीचा विजय पाहून मनावर जबरदस्त आघात झाला पण हेही दिवस जातील असा विवेक करून मी मनाचे सांत्वन करून घेतले कधी पुरुष प्रयत्नांचे वैफल्य मनाला पटल्यासारखे वाट मन म्हणे हिश्वयंत्र बुमानपणे चालले आहे आपण क्षुद्र मानव आपण तिथे काय चालवणार पण कम्युनिस्ट तत्वज्ञानामुळे मनाला पुन्हा शांती लाभली आशा पालवू लागली हे तत्वज्ञान हिंदुस्थानला कस लागू करावायच राजकीय स्वातंत्र्याची समस्या अद्याप सुटली नव्हती राष्ट्रीय भावनांचा जोर अजून कायम होता आम्ही आर्थिक व राजकीय स्वातंत्र्याची ध्येय एका झेपेसरची गाठावी की राजकीय स्वातंत्र्य व आर्थिक स्वातंत्र्य यापैकी एक एक हस्तगत करावे मग त्या दोघांमधील कालाचे अंतर किती अल्प असो जागतिक घडामोडींमुळे मुड़ी। व देशातल्या परिस्थितीमुळे समाजविषयक प्रश्नांना प्रामुख्य येत होते त्यांची व राजकीय स्वातंत्र्याची फारकत करता येईल असंही वाटेना ब्रिटिश सरकारच्या धोरणामुळे देशातील सामाजिकदृष्ट्या परागतिक वर्ग राजकीय स्वातंत्र्याच्या मार्गात अडथळे आणत होता असे होणे एक प्रकारे अपरिहार्य होते हिंदुस्थानात वर्गातील व वर गटातील बेद स्पष्ट होत आलेला पाहून मला बरे वाटले पण ही गोष्ट इतरांच्या लक्षात येत असेल का पुष्कळजनांना ही गोष्ट उमगली नसावी काही मोठ्या शहरांमध्ये मुडभर कट्टर कम्युनिस्ट होते ते राष्ट्रीय कठोर टीका करीत असत ही गोष्ट खरी संघटित असा मजूर वर्ग विशेषतः मुंबईचे व काही हो अंशी कलकत्त्यातले मजूर थोड्या प्रमाणात समाज समाजसत्तावादी विचारसरणीचे होते परंतु मजूर संघटनेची छकले उडाली असून आर्थिक मंजीचा टोला तिला चांगला जाणवला होता समाजसत्तावादाविषयीच्या अस्पष्ट कल्पना बुद्धिवंतांमध्ये व हुशार सरकारी नोकऱ्यांमध्येही बसवलेल्या होत्या काँग्रेसमधील तरुण तरून तरुणी ब्राईस आणि मोरले कीत आणि मॅझिनी यांच्याऐवजी शक्य असेल तेव्हा समाजवाद व वा रशिया यांच्यासंबंधी ग्रंथ वाचत असत या नव्या विचारांकडे लक्ष वेधून घेण्याच्या कामी मिरत खटण्याचा बराच उपयोग झाला आणि जागतिक मंदीमुळे तर त्यांचा विचार करणे अवश्यमेय होऊ बसले सगळीकडे जिज्ञासा वृत्ती व प्रचलित संस्थांविषयी शंकावावा प्रकट होऊ लागला वैचारिक वा वारे सामान्यतः कोणत्या बाजूने वा वाळत होते हे उघड दिसत होते पण ते अजून मंद झोपीच्या स्वरूपाचे होते त्यात सामर्थ्य होत नसे काही लोक फॅसिस्ट विचारसरणीशी देखील लघडपणा करू लागले होते परंतु स्पष्ट व निश्चित अशा विचारसरणीची सगळीकडे दिसून येत असून राष्ट्रीय विचाराचा पगडा अद्याप कायम होता राजकीय स्वातंत्र्य काही प्रमाणात हस्तगत होईपर्यंत जनतेचे मन राष्ट्रवादाकडे ओढ घेत राहणार ही गोष्ट मला स्पष्ट दिसत त्या होती त्यामुळेच काँग्रेसला हिंदुस्तानात अत्यंत प्रगतीपर व अत्यंत प्रबळ असे स्वरूप प्राप्त झाले होते गांधीजींच्या नेतृत्वाखाली गेल्या तेरा वर्षात तिने अभूतपूर्व अशी जागृती जनतेत पसरवली तिची विचारसरणी मध्यमवर्गीय असली तरी क्रांतिकाराला तिच्यामुळे सहाय्य झाले होते तिची उपयुक्तता अद्याप नष्ट झाली नसून राष्ट्रीय प्रेरणेच्या जागी सामाजिक प्रेरणांचे आरोप होईपर्यंत काँग्रेसची उपयुक्तता नष्ट होणे शक्य नव्हते तेव्हा बहुतांशी काँग्रेसद्वारेच विचारविषयक व कार्यविषयक प्रगती होणे शक्य झाले असते अर्थात या इतर संस्थांचाही उपयोग करून घेता आला असता अशा परिस्थितीत काँग्रेसचा संबंध तोडणे म्हणजे राष्ट्राच्या जोरदार प्रवाहापासून अलग राहिल्याप्रमाणे अथवा आपल्या हातचे अत्यंत प्रभावी शस्त्र गोथट करून टाकल्याप्रमाणे झाले असते आणि त्यामुळे निष्फळ साहसकर्मात स्वतःची शक्ती कदाचित वायाळी गेली असती तथापि आहे या स्वरुपातच काँग्रेस राहिली तर मूलगामी असे मार्ग ती कधीतरी पत्करणे शक्य आहे काय असा एखादा मार्ग स्वीकारण्याची वेळ आली तर काँग्रेसमधे दोन अथवा अधिक गट पडतील निदान पक्षी बरेच लोक काँग्रेसमधून फुटून निघतील ही गोष्ट उघड दिसत होती अर्थात अशा प्रसंगी देशापुढील प्रश्नाचे स्वरूप अधिक स्पष्ट होणार असेल अथवा उत्कृष्ट प्रकारे संघटित असा बहुसंख्य अथवा अल्पसंख्यक गट मूलग्राही सामाजिक कार्यक्रमासाठी लढण्यास सिद्ध होणार असेल तर काँग्रेसमधे फूट पडली म्हणून फारसे बिनसले असे म्हणण्याचं कारण नाही परंतु सध्या तरी काँग्रेस म्हणजे गांधीजी असा प्रकार दिसत होता ते कोणते धोरण आखतील कधीकधी विचारसरणीच्या बाबतीत ते इतके माग असलेले असत की त्यांचे आश्चर्य वाटेल पण प्रत्यक्षकाराच्या दृष्टीने पाहिले तर हिंदुस्थानात त्यांच्यावर क्रांतिकारक झाला नाही असे कबूल करावे लागेल गांधीजी ही व्यक्ती असामान्य कोटीतील असल्यामुळे हो नेहमीच्या मापाने त्यांना मोजणे अथवा नेहमीच्या तर्कवादाचा आश्रय करून त्यांची विचारसरणी जोपणे शक्य होणार नाही स्वभावाने ते बंडखोर असल्यामुळे व राजकीय स्वातंत्र्याशी ते वचनबद्ध झाले असल्याकारणाने स्वातंत्र्यमंत निकरा झुंज करण्यात प्राप्त होईल आणि ही क्रिया सुरू असता जनतच्या अचाढ सामर्थ्याचे प्रवाह निर्माण होऊन खुद्द गांधीजी सुद्धा हळूहळू सामाजिक ध्येयाकड़ वळतील अशी माझ्या मनाला आशा वाटत होती हिंदुस्थानातल्या व बाहेरच्या कट्टर कम्युनिस्टांनी ग्रि कित्यक्कव वर्ष गांधीजी व काँग्रस्त यांच्यावर दातोट खाऊन हल्ले सोडवलि असून काँग्रस्त पुढाण्यांवर त्यांनी नीच हत्ूंची आरोपही कलि काँग्रस्तिच्या विचारसरणीसंबंधी त्यांची बहुतेक शास्त्रीय टीका अत्यंत मार्मिक व मुद्देसुद्ध असून त्यांच्या टीकेतील अचूकपणानंतरच्या काळात काही अंशी सिद्ध झालेला आहे कम्युनिस्टांनी हिंदुस्थानच्या राजकीय परिस्थितीसंबंधी सुरुवातीला केलेले पृथककरण बरेच अचूक ठरले आहे पण सर्वसामान्य तत्वांचे विवेचन सोडून तपशिलाचा विचार सुरू झाला आणि विशेषतः काँग्रेसच्या कार्यासंबंधीचे विवेचन ते करू लागले की त्यांचे कया साप चुकू कम्युनिस्टांचे संख्याबन व त्यांचे वजन इतके क्षुल्लक राहण्याचे एक कारण असे आहे की कम्युनिझम संबंधी शास्त्रीयज्ञानाचा प्रसार करून लोकांची मणे वळवण्याऐवजी त्यांनी आपली बहुतेक शक्ती इतरांवर आग पाकण्याचाच खर्च केली या चुकीचे प्राचीन्य त्यांना भोगावे लागली व त्यामुळे हो त्यांचे पुष्कसे नुकसानही झाले कम्युनिस्टांपैकी बहुतेकांनी मजूर वर्गात कार्य केलेले आहे तेथे चार दोन घोषणांवर काम मागते पण पांढरपेशा वर्गात थोड्या सामग्रीवर निभाव लागणार नाही या देशामध्ये साम्रतकाळी बुद्धिजीवी मध्यम वर्ग हा अत्यंत क्रांतीप्रवण वर्ग आहे ही गोष्ट त्यांना समजलेली दिसत नाही असेही म्हणता येईल की कट्टर कम्युनिस्टांच्या विरोधी सिद्धांतना न जुमानताच पुष्काळच्या बुद्धिजीवी लोकांनी कम्युनिझमचा स्वीकार केलेला आहे कम्युनिस्टांच्या मताप्रमाणे जनतेच्या शक्तीचे दडपण सरकारवर आणून हिंदी भांडवलदार व जमीनदार यांच्यासाठी चार सवलती मिळवाव्या हे काँग्रेस उद्दिष्ट आहे काँग्रेसचे साध्य काय तर शेतकरी कनिष्ठ मध्यमवर्ग व मजूर यांच्यामध्ये माजलेला आर्थिक व राजकीय संतोष मुंबई अहमदाबाद व कलकत्ता येथील भांडवलवाल्यांच्या गाड्यांना जुंपणे कम्युनिस्टांच्या कल्पनेप्रमाणे हिंदी भांडवलदार पडद्याआड बसून राहतात आणि काँग्रेस वर्किंग कमिटीला पहिला हुकुम सोडतात की सामुदायिक चळवळ सुरु करा आणि सामुदायिक चवळ फार फोवावली व तिच्या स्वरुपाचे जे झाले की लगेच दुसरे हुकूम सोडतात की आता ती बंद करा अगर तिला निराळ्याच मार्गावर त्यांची अशीही कल्पना आहे की ब्रिटिश लोक तेथून जावे अशी काँग्रेसच्या पुढाऱ्यांची मनापासून इच्छा नाही अर्धपोटी जनतेचे नियंत्रण करण्याचे व तिची पिरवणूक चालू ठेवण्याचे काम येथील मध्यवर्गाला झेपायचे नाही यासाठी काँग्रेसला ब्रिटिशांचे वास्तव्य हवेसे वाटते असा बुद्धिवाद कम्युनिस्ट करीत असतात या विचित्र विमानसेवर अधिकारी कम्युनिस्टांचा विश्वास बसावा ही नवलाची गोष्ट होई पण ज्यांचा असल्या कल्पनाबाहेर विश्वास बसला ते हिंदुस्थानात अपेक्षी ठरले तर त्यात मात्र काही नवल नाही मूलभूत चूक अशी की हिंदुस्थानातील राष्ट्रीय चळवळ ते युरोपातील मजूर मापाने मोजतात तेथील मजूर पुडाऱ्यांनी चळवळीचा विश्वासघात केला त्यांचाच दाखला ते काँग्रेसच्या पुढाऱ्यांनाही लागू करतात हिंदुस्थानातील राष्ट्रीय चवळ मजुरांची अथवा वर्ग जागृत काम करण्याची चवळ ही गोष्ट स्पष्टच आहे ती मध्यमवर्गीयांचीच चवळ असून सामाजिक रचना बदलणे हे तिचे ध्येय नाही तिचे ध्येय राजकीय स्वातंत्र्य आहे ही गोष्ट राष्ट्रीय सभा या नावावरून सुद्धा कळून हे ध्येय मूलगामी नाही आधुनिक काळात राष्ट्रवाद हा शिळा आहे अशी टीका हवी करावी पण चवळीचा मूळ पाया मान्य केल्यानंतर काँग्रेसचे पुढारी ज्या अर्थी जमीनदारी अथवा भांडवदारी पद्धतीत उलताबालद करीत नाही त्या अर्थी जनतेचा विश्वासघात करतात असे म्हणणेपणाचे आहे। अशा आमता पालती आम्ही करू अशी प्रतिज्ञा त्यांनी कधी कलीच नव्हती जमीनदारी व भांडवलदारी पद्धतीत फेरबदल करावा अशा मताचे काही लोक काँग्रस्त आहेत व त्यांचे संख्याबल वाढतही आह परंतु काँग्रस्तर्फे अधिकृतरित्या बोलण्याचा हक्क त्यांना अद्याप प्राप्त झालिला नाही हिंदी भांडवलदारांचा राष्ट्रीय व परदेशी बहिष्कारापासून बराच फायदा झाला ही गोष्ट खरी आहे परंतु कोणत्याही राष्ट्रीय चळवळीत असे घडणारच मुंबईच्या गिरणी संघाने तर कायदेभंग व ब्रिटीश माळाचा बहिष्कार सुरू असता लँके शायरबरोबर तह करण्याची बहादुरी गाजवून दाखविली या कृत्यामुळे स्वतंत्रच्या लढ्याला घात झाला असे काँग्रेसला वाटले व काँग्रस्त स्पष्ट शब्दात बोलवण दाखविले मुंबईतील गिरणी मालकांच्या असेंब्लीतील प्रतिनिधींनी आमच्यापैकी बहुतेकजण तुरुंगात असताना काँग्रस्तची व इतर जहान लोकांची बदनामी करण्याच कार्य देखील अव्याहत चालू ठेवले होते गेल्या काही वर्षांमध्ये हिंदी भांडवलदारांनी जे धोरण प्रकट कलिआहे त्याच्याकडे काँग्रेसच्या व राष्ट्रीयत्वाच्या दृष्टीनं पाहिले, तरीही ते निंदेश ठरते ओटावा करारामुळे काही गटांचा तात्कालिक फायदा झाला असला तरी एकंदरीत हिंदी उद्योगधंद्यांचे त्यामुळे नुकसान झाले असून त्यांच्यावर ब्रिटिश भांडवल व ब्रिटिश कारखाने यांचा अधिकच पगडा बसला आहा हजारो लोक तुरुंगात पडल होत व राष्ट्रीय स्वातंत्र्याची सुरू होती तेव्हा जनतेला अहितकारक अशा या करारनाम्यावर सह्या करण्यात आल्या प्रत्येक वसाहतीने इंग्लंडकडून अत्यंत कडक अशा अटी कबूल करून घेतल्या परंतु हिंदुस्तानचे भाग्य काय विचारावे त्याने इंग्लंडकडे नजराण्याची तपकेच्या तपके पोचवली तपके आणि गेली काही वर्षे जनतेचा, हिता हिताहिताची परवा न करता येथील भांडवलदार सोन्या रोप्याचे सट्टे खेळत आहेत मोठ्या जमीनदारांविषयी व तरुकदारांविषयी विचार करावायचा तर मंडलकारक परिषदेमध्ये त्यांनी आपले सर्व बळ काँग्रस्त विरुद्ध पारड्यात रिचवले व कायदेभंगाच्या काळात आपण सरकारच्या बाजूने आहोत असे छातीटोकपण जाहीरही कलि अन्क प्रांतांमधन दडपशाहीचे कायदे पास करून घेत्यांच्या ते सहाय्यान संयुक्त प्रांतीय कायदेमंडळात असलखा जमीनदारांच्या प्रतिनिधींपैकी बहुसंख्य लोकांनी सत्याग्रही कायद्यांच्या भक्तविरुद्ध मत दिली होती जनतच दडपण आल्यामुळे वरवर चढाईशी दिसणारी चळवळ गांधीजींना एकोणीशे एकवीस व एकोणीश साली सुरु करावी लागली हीही कल्पना साप चुकीची आहा जनतेत खबर होती हे खरे पण दोन्ही वेळा जनतेला चालना दिली ती गांधीजींनीच एकोणीशे एकवीस साली तर त्यांनी एकट्याच्या बळावर काँग्रेसला असहकारतेकडे खेचून नेले आणि कोणत्याही प्रकारे त्यांनी विरोध दर्शविला असता तर चढाईची व परिणामकारक अशी कसली जळवळ करणे एकोणीशे साली सुद्धा अशक्य झाले असते वेळी विजरी वैयक्तिक टीका करण्यात हे दुर्दैव होय कारण त्यामुळे खऱ्या प्रश्नातील लक्ष ओढून ते दुसरीकडे वेधले जाते गांधीजींच्या शुद्ध हेतूबद्दल शंका घेणे म्हणजे आपणच आपल्या पंथाच मात्रे करून घेण्यासारखी आह कारण सत्याची प्रतिमूर्ती म्हणून त्यांना लाखो लोक समजतात आणि सत्य तितके आचरण्यासाठी तिथे जीव तोडून प्रयत्न करीत असतात ते त्यांच्या ते दृढ परिचयाच्या हरएक माणसाला चांगल ठाऊक झाल आह मोठ्या शहरांमधील मजुरांशीच हिंदी कम्युनिस्टांचा संबंध आल्यामुळे खेड़गावांची त्यांना फारच थोडी माहिती आह हिंदी कामगारांचे लढ्यातील स्थान महत्वाचे आहा व त्यांच महत्व इत्युत्तर वाढतही जाईल तथापि सध्या त्यांना शेतकऱ्यानंतरचे स्थान पत्करले पाहिजे कारण आज शेतकऱ्यांचाच प्रश्न हिंदुस्थानपुढे प्रामुख्याने आह काँग्रेसचे प्रचारकही का सर्व देशभर पसरलेले आह काँग्रेसची प्रगती होत होत तिला प्रचंड अशा शेतकरी संघटनेचे स्वरुप प्राप्त व्हावे हेच क्रम प्राप्त होय शेतकऱ्यांचे निकटवर्तीय ध्येय साध्य झाले की त्यांचे क्रांतिकारक स्वरूप नष्ट होत असते शहर विरुद्ध खेडी व कामगारविरुद्ध शेतकरी हा नेहमीचा लढा भविष्यकाळी हिंदुस्थानात कदाचित उपस्थित होई काँग्रेसच्या कार्यकर्त्यांपैकी व पुष्कळ लोकांशी परिचय घडून येण्याचे भाग्य मला लाभलेले आहे त्यांच्याहून उन उंदी माणसे भेटणे दुरापास्त आहे असे मला वाटते तरीही अत्यंत महत्वाच्या बाबतीत त्यांचे माझे मतभेद होतात व मला इतक्या उघडउघड दिसत असलेल्या गोष्टी त्यांना आकलन होऊ नयेत अथवा त्यांचे मत त्यांना वाटू नये हे पाहून माझे मन केव्हा किंवा होते बुद्धिमान्यांचा यात काही संबंध नाही निरनिराळ्या विचार पद्धतींच्या चाकोरीतून आमच्या चालत आहेत हेच आमच्यातील मतभेदाचे कारण होय एकदम चाकोरी बदलणे किती अवघड असते बरे दुसऱ्या पक्षाला दोष देण्यात तात्पर्य नाही समाजवाद म्हटला की जीवनाकडे व जीवनातील चीव समस्येकडे पाहण्याचा एक मानसिक दृष्टीकोन त्यात समाविष्ट झालेला असतो समाजवादाची व्याप्ती केवळ तर्कशास्त्रापुरतीच नाही जीवनाचे खडतर अनुभव आपणास नव्या मार्गावर बळ सोडून नेतात आणि सरतेशेवटी भिन्न विचारसरणीचा स्वीकारही आपण करतो पण हे सारे घडत असता किती कष्ट पडतात या मतपरिवर्तनाच्या कामी आपल्याला कदाचित अल्पस्वरूप सहाय्यही करता येईल आणि एका फ्रेंच सुभाषितात सांगितल्याप्रमाणे कदाचित असंही घडेल की दैवा ठकवाया ऐक्या मार्गे जावे दैवाने गाठावे त्याच मार्गे